पहिला कृष्ण कृष्णवीराने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण सूत उवाच एम कृष्णसख कुछन कृष्ण भ्राज्ञाविकल्पि नानाशंकास्पद रूपविश्लेषकर्षिह सूत म्हणाले भगवान श्रीकृष्णानचा प्रिय मिर्जुन आधीच श्रीकृष्णांच्या विहराने कष्टी झाला होता त्यात राजा युधिष्ठिरानी त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते तो भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानात इतका घडून गेला होता की आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्याकारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झाला होता र थाकणे फिरावयास जाणे इत्यादी वेळी भगवंतांच्या बरोबर जी मित्रता अभिन्न हृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते त्यांची त्याला वारंवार आठवण येत होती मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला हाताने डोळे पुसले आणि सद्गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरास अर्जुन म्हणाला अर्जुन म्हणाला महाराज माझे मामे मामेभाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलख्खा श्रीकृष्णांना मी मोकलो आहे देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे। प्राण निघून गेल्यावर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखलं जाते तसेच त्यांच्या एकाक्षणाच्या वियोगानेही हि जग असुंदर वाटू लागले आहा त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदी स्वयंवराचे वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोनत राजांचे तेज मी हिरामून घेतले होते मत्स्यवेद केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतली त्यांच्या केवळ सान्निध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्निला तृप्त करण्यासाठी त्याला खांडवन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कला युक्त अशी मय सभा प्राप्त केली तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशातून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आप आपल्याला अर्पण केल्या आप के दहा हजार हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या व थोरल्या भावाने त्यांच्याच सामर्थ्याने यज्ञासाठी राजांच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता ज्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदीवान केले होते त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या आपल्या पत्नीची राजस्वी यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली तेव्हा श्रीकृष्णाच्या चरणांवर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळले दुःख पाहून त्याच श्रीकृष्णाने त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे षड्यंत्रजार शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आपले रक्षण केले कारण श्रीकृष्णांनी असे केल्यानंतर नदी स्नान करणारा मुनींना असे वाटले की आपणच काय सगळे त्रैलोक्य जेवण तृप्त झाले आहे त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकरांना आश्चर्यचकित केले तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र दिले त्याचबरोबर दुसऱ्या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे दिली एवढेच काय त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याचा बरोबर त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवात कवच इत्यादी दैत्याना मारण्यासाठी माझ्या गांडीवधनुष्य धारून केलेल्या बाहुबळाचा आश्रय घेतला महाराज हे सर्व ज्यांच्या कृपेने फळ होते त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले महाराज भीष्म द्रोण इत्यादी पराचित न होणाऱ्या अशा अच्या महामत्स्यांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती परंतु ज्या बंधूंच्या आश्रयाने मी ती सेना पार केली त्यांच्याच सहाय्याने मी शत्रूंकडून राजा विराटाच्या सर्व घेऊन आलो होतो त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमय मुकुट अंगावरील अलंकारास काढून आणले होते हे बंधू कौरवांची सेना भीष्म कर्ण द्रोण शल्य तसेच इतर मोठे राजे आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होती त्यांच्याकडे जाताना माझ्या पाहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य मन उत्साह आणि बल हिरावून घेत होते द्रोणाचार्य भीष्म कर्ण भुरीश्रवा सुश्रमा शल्य जयद्रथ आणि बाल्लिक इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती परंतु ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू इत्यादी दैत्यांची शस्त्रास्त्रे भगवद्भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत त्याचप्रमाणे त्यांची अस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या चरणकमलांची सेवा करतात स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनवले ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो त्यावेळी शत्रू पक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत कारण श्रीकृष्णांच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होते अहो महाराज माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य विनोद प्रचूर आणि हृदयस्पर्शी भाषण तसेच त्यांचे मला <coughs> पार्था अर्जुना सख्या कुरनंदना इत्यादी संबोधनाने बोलावणे हे सर्व आठवण माझे हृदय व्याकुळ होत आहे झोपणे बसणे फिरायला जाणे आपापसात -आप गोष्टी करणे भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे मित्रा तू तर मोठा सत्यवचनी आहेस त्यावेळीसुद्धा तो महापुरुष आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्रमित्राचा आणि पिता पुत्राचा अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे महाराज जो माझा सखा प्रिय मित्र नवेतर माझे हृदयच होता त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे भगवंतांच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले माझे गांडीव धनुष्य तेच आहे बाण तेच आहेत रथ घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे ज्याच्या समोर मोठमोठे राजे नस्तमस्तक होत असत जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती कपटाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते तसे श्रीकृष्णांखिरीज हे सर्व शून्यवत झाले आहे महाराज आपण द्वारका निवासी आपल्या सुरुदांविषयी विचारले ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावा मजरा पीवन मदोन्मत्त अपरिता सारे लड़क लाने मारपीट कर जन जीवंत वास्तविक हिता सर्व शक्ति भगवंता संसार एक दुसर के पालन पोषण ही करता दुसर नाश ही करता महाराज ज्याप्रमाणे जलचर प्राण्यातील मोठे प्राणी लहान बलवान दुर्बलांना तसेच मोठे व बलवान एक दुसऱ्याच्या जीवावर उठतात त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतानी दुसऱ्या राजांचा संहार करदवांचा यादवांकडून संहार करवून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला भगवान श्रीकृष्णांनी मला जो उपदेश केला तो देश काल आणि हेतुला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता त्या उपदेशाचे स्मरण होता चित्त हरखून जाते। सूत म्हणाल याप्रमाणे अत्यंत प्रेमभरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने अर्जुनाची भक्ती अधिकच वाढली त्यामुळे त्याच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीताज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते त्याचे पुन्हा स्मरण झाले ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली द्वैताबद्दलच्या संशयाची निवृत्ती झाली सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदोवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिरबुद्धी युधिष्ठिराने स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला यदुवंशी नाश और भगवंता स्वधामगमना स्वधाम वृत्त अर्जुना कड़ी ऐकुन कुंतीने ही अन्य भक्ति युक्त होदय भगवान श्रीकृष्ण मध्य स्थिर के लिए जगह कायम सा निरोप घोकान दृष्टिने भगवान श्रीकृष्ण ने ज्यादरी ने पृथ्वीवर भार हलका केला होता त्या शरीरा च अशा रीति ने त्याग के जसा काट्या काटा काटे फेकुन दयावे भगवंतांच्या दृष्टीने दोन्ही सारखेच होते एखाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इच्छादी रूपे धारण करतात आणि नंतर ते अदृश्य करतात त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला ते शरीर अदृश्य केले ज्यांच्या मधुरलीला श्रवणी आहेत त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारे कलियुग येऊन टपकले कलियुगाचे आगमन युधिष्ठिरापासून लपून राहिलेले नाही त्यांनी पाहिले की देश नगर घरे तसेच प्राण्यांमध्ये लोभ असत्य कपट हिंसा इत्यादी प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला जो गुणांमध्ये त्यांच्यासारखाच होता असा आपला विनयशील नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्र वलयांकित सम्राट पदावर बसवले त्यांनी मथुरेत अनिरुद्ध पुत्र व्रज्र याचा शूर शु, सेनाधिपती म्हणून अभिषेक केला त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्राजापत्य यज्ञ करून आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले म्हणजे सन्यास घेतला त्यांनी आपली सर्व वस्त्रे आभूषणे इत्यादींचा तेथेच त्याग केला तसेच ममता आणि अहंकाररित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले नंतर त्यांनी वाणीला म्हणा मनाला प्राणात प्राणाला अपानात आणि अपानाला त्याच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणात त्रिगुणाला मूळ प्रकृतीत मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्मात विलीन केले त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कले धारण केली अन्न त्याग केला मौन धारण केले केस सोडले आणि जड़ उन्मत्त पिशा सारखे राहू रूप लगे एवडे जा ही वाट न पहता बहिप्रमाणे को न ऐकता ज्वाला प्राप्त के पुना जन्माला ब्रह्मा से हृदयात ध्यान करी उत्तर दिशेक निभालेपूर्वी मोटमोठे महत्मे तिक ग भीमसेन अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावानेही असे पाहिले की पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे म्हणून तेही दृढ दुर, निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूंच्या पाठोपाठ निघून गेले त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेतले होते म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परमपुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयात धारण केले भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयात भक्तिभाव उचंबळून आला त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पापुरुष जिथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्यभावाने स्थिर झाले विषाशक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती त्यांना आपल्या विशुद्ध अंतकरणामुळेच प्राप्त झाली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 भगवंतांचे प्रिय भक्त पांडव याच्या महाप्रयाणाची ही परम पवित्र आणि मंगलमय कथा जो श्रद्धेने ऐकेल तो निश्चित भगवंताची भक्ती अणि मखेल यश्रद्धवत्ियाणा ये पाडवसुताना सयाण शृोतल स्वस्तय पवित्र लढा हरौ भक्तमुपैती सिद्धि श्रीमद्भागवते महापुराणे पारभंस्या संहितायां प्रथमस्कंदे पांडवस्वर्गारोहणम पंचदशोध्याय श्रीकृष्णापणमस्त